वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग एकाहत्तरावर आता बाराव्या वर्षी शत्रुघ्नाला राम पालन करीत असलेल्या अयोध्येला काही थोड्या सेवकांना बरोबर घेऊन जाण्याची इच्छा झाली तेव्हा प्रमुख मंत्र्यांना आणि सेनाधिपतींना परत नगरीला जायला सांगून श्रेष्ठ घोड्यांचे शंभर रथ घेऊन तो निघाला तो रघुनंदन मोजक्या सात आठ मुक्कामानंतर वाल्मिकींच्या आश्रमाला येऊन त्या महायशवताने तेथे वास केला त्या नरश्रेष्ठाने वाल्मिकींच्या चरणाना वंदन केले आणि मुनीच्या हातून पाद्य अर्घ्य आतिथ्य स्वीकारले त्या मुनी महात्म्या शत्रुघ्नाला सुंदर सुंदर कितीतरी कथा सांगितल्या लवणाच्या वधासंबंधी ते मुनी त्याला म्हणाले लवणाला तू मारलेस हे तू अत्यंत कठीण काम केलेस महाबाहो सौम्या लवणाने महाबलवान असे अनेक राजे युद्ध करीत असता सैन्य वाहनासह मारले त्या पाप्याला तू पुरुषश्रेष्ठा सहज सहजरितेने मारलेस त्या तुझ्या तेजामुळे जगाचे भय नाहीसे झाले रावणाचा वध फार मोठ्या प्रयत्नाने झाला पण ही अत्यंत मोठी पराक्रम कृती तू विनाश आयास केली लवणाला मारले या गोष्टीने देवाना अत्यंत आनंद झाला सर्व प्राणीमात्रांचे आणि जगाचे प्रिय तू केलेस नरश्रेष्ठा मी इंद्राच्या सभेत बसलो होतो तेथून तुमचे ते चाललेले युद्ध पाहिले शत्रुघ्न माझ्याही अंतकरणाला तुझ्याविषयी पराकष्ठे प्रेम वाटते तुझ्या मस्तकाचे मी अवघ्रांचे आतिथ्य केले त्या नरश्रेष्ठाने अत्यंत मधुर गीताचा उपभोग घेतला त्यावेळी घडलेल्या रामचरित्राचे त्याने श्रवण केले ते गीत तारा मिळवलेल्या वाद्यांच्या साथीसह मंद्र मध्य तार अशा स्वराने व तालाने बद्ध संस्कारयुक्त सुलक्षणायुक्त गानाला साजेल असे ताल असणारे पूर्वीच करून ठेवलेल्या रामचरित्राचे त्यावेळी झाले पूर्वीपासून जसे घडले तसे वर्णन करणारी सत्य हकीकत त्यात होती ते गीत ऐकून तो वीर पुरुष बेभान झाला त्याच्या डोळ्यात आश्रू आले तो काही काळ बेभान होऊन मधून मधून टाकू लागला ते जे जसे घडले होते तसे जणू आत्ताच घडत आहे असे ऐकताना त्याला वाटले राजा सोबत, जे अनुचर होते ते उत्कृष्ट गीत ऐक खाली मान ते घुणा तेथे जे सैनिक होते ते एक अरे हे का स्वप्न तो ना साक्षात पूर्वी पाले आश्रमक आहोत् स्वप्न बंदिस्त उत्तम गीत ऐक नहीं ना अत्यंत चकित होऊन ते शत्रुघ्नाला म्हणाले नरश्रेष्ठ मुनिश्रेष्ठ वाल्मिकीना विचारा बरे पण शत्रुघ्न कुतूहलयुक्त असलेल्या त्या सर्व सैनिकांना म्हणाला हे या असे या ठिकाणी विचारणे मला योग्य वाटत नाही मुनींच्या या आश्रमस्थाने अशी पुष्कळ आश्चर्य असतील पण कुतूहलाने त्या महामुनीना असा प्रश्न विचारणे योग्य नव्हे सैनिकांना तो रघूनंदन असे म्हणाला आणि महर्षीना अभिवादन करून तो आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी गेला उत्तरकांडाचा एकाहत्तरावसर्ग समाप्त होता